पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील अध्याय नववा पाच एकतीस एक सोमप्रभात मागील अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात योग्याच्या उदात्तवस्थेचे वर्णन केल्यानंतर स्वाभाविकपणे भगवान कृष्ण भक्तीचे महात्म्य सांगण्याकडे वाहतात गीतेत वर्णन केल्याप्रमाणे योगी हा जसा शुष्क ज्ञानाथी नसतो तसाच कुणाकडेही वाहून जाणारा भक्त नसतो गीतेतील योगी ज्ञान आणि भक्तिपूर्ण अनासक्त कर्म करणारा असतो त्यामुळे भगवान सांगतात आता तू द्वेष वावणेपासून मुक्त झालेला असल्यामुळे मी तुला अशा द्यानाचे रस सांगेन ज्यामुळे तुझे कल्याण होईल हे ज्ञान पवित्र आहे सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यानुसार आचरण करणे सोपे आहे ज्यांची त्यावर श्रद्धा नसते त्यांना माझे दर्शन होऊ शकत नाही लोकांना माझ्या निराकार स्वरुपाचे ज्ञान साध्या इंद्राणी होऊ शकत नाही कारण माझे स्वरूप विश्वव्यापी आहे ते विश्वाचा आधार आहे विश्वावर ते आधारित नाही आणि एका अर्थाने असे म्हणता येईल की सर्व प्राणी मात्र माझ्यामध्ये नाहीत आणि मीही त्यांच्यामध्ये नाही सर्व मात्रांचे उगमस्थान आणि धारण पोषण करणारा जरी मी असलो तरी मी त्यांच्यात नाही आणि ते माझ्यात नाही कारण अज्ञानामुळे ते मला जाणत नाहीत आणि त्यांच्यात माझ्याबद्दलचा भक्तिभाव नाही हा माझा चमत्कार आहे हे तू लक्षात ठेव परंतु या सर्व प्राणी मात्रांमध्ये मी नाही असे दिसत असले तरी आकाशातून निर्माण झालेला वारा चोहकळे हो आकाशात विहरत असतो त्या वाऱ्यासारखा मी आहे कालचक्राच्या शेवटी या सर्व प्राण्यांचा स्वभावताच विलय होतो आणि निर्मितीच्या सुरुवातीला ते पुन्हा जन्म घेतात हे सर्व मी करतो परंतु मला या गोष्टीचे कर्मफल बाधत नाही कारण मी त्याबद्दल उदासीन असतो या सर्व घटना माझ्या प्रकृतीचा भाग म्हणूनच घडत असतात परंतु माझ्या या स्वरूपाचे ज्ञान लोकांना नसल्यामुळे ते माझे अस्तित्वच पूर्णपणे नाकारतात ते नास्तिक असतात असे लोक व्यर्थ मनोराज्यात गुंग असतात त्यांचे कर्मही न कर्म असते ते व्यर्थकर्म करतात ते पूर्णपणे अज्ञानी असतात त्यामुळे त्यांना आसुरी प्रवृत्तीचे म्हणतात परंतु ज्यांना माझ्या दैवी स्वरूपाचे ज्ञान असते ते, ते अविनाशी निर्माता म्हणून माझी भक्ती करतात त्यांचा निर्धार ठाम असतो सद्गुणांच्या प्राप्तीकरता ते सतत धडपडत असतात माझे स्तवन करत असतात आणि माझे ध्यान करत असतात माझ्या एकाच रुपावर काही लोकांचा विश्वास असतो तर माझी अनेक रुपे आहेत असा काहींचा विश्वास असतो मला विविध प्रकारची विशेषणे लावण्यात येतात त्यामुळे अनेक रुपांमध्ये मी ज्यांना दिसतो ते मला त्या त्या, त्या रुपाप्रमाणे विशेषणे लावतात यज्ञाचा हेतू मी असतो तसेच मी यज्ञही असतो पितरांचा आधार मी यज्ञातील वनस्पती मी मंत्र मी हवनातर्पण करायचे द्रव्यही मीच मीच जगतपिता आहे माता आहे पितामा आहे या जगाला धारण करणारा मीच आहे ज्ञानाचा विषय मीच आहे ओम हे अक्षर मी आहे ऋग्वेद मी आहे यजुर्वेद मी आहे यात्रेकरुंचा मार्ग मी आहे या जगाचे भरणपोषण करणारा मी आहे सर्वांचा स्वामी मी आहे आणि मी साक्षी आहे मी निवारा आहे परतफिणीची अपेक्षा न करता हित करणारा मी आहे मी उगम आहे मी प्रलय आहे मी उष्णता आहे मी थंडी आहे मी सत आणि असतही आहे लोकवेदांमध्ये सांगितलेली कर्म फलप्राप्ती करता करतात अशा प्रकारे त्यांना स्वर्गाचे राज्य मिळाले तरी त्यांचा जन्मवर्णाचा फेरा चुकत नाही परंतु जे अविचल अविचलबनाने माझे ध्यान करतात आणि केवळ माझी भक्ती करतात त्यांचे सर्व ओझे मी वाहतो त्यांच्या सर्व गरजांची परिपूर्ती मी करतो व त्यांना सुखप्रूपही मीच इतर काही लोक इतर देवतांची श्रद्धापूर्वक भक्ती करतात परंतु त्यांची ती भक्ती अज्ञानातून जन्माला आलेली असते वास्तवात ते माझीच भक्ती करत असतात कारण सर्व प्रकारच्या यज्ञांचा भोगता आणि स्वामी मीच आहे परंतु त्यांना माझी हे व्यापक स्वरूप माहीत नसल्यामुळे ते परमावस्थेला पोचू शकत नाहीत देवतांची पूजा करणारे देवांच्या जगात जातात पूर्वज पूजा करणारे पूर्वजांच्या जा जगात जातात व भूताखेदांची पूजा करणारे भूतांच्या जगात जातात परंतु योग्य मार्गाने माझी भक्ती करणाऱ्यांना मी भेटतो मुम्क्षू जे काही मला अर्पण करतात त्याचा मी स्वीकार करतो मग ते पाण असो की फुल असो त्यामुळे तू जे काही करतोस ते मला अर्पण करण्याच्या दृष्टीने कर असे केल्यामुळे त्याचे जे काही बरे वाईट परिणाम होतील त्याची जबाबदारी तुझ्यावर राहणार नाही असे करताना तू तुझा सर्व कर्म कर्मफुलांचा त्याग केलेला असल्यामुळे तू जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटशील करता सर्व प्राणी मात्र सारखे आहेत एक प्रिय आणि दुसरा अप्रिय असे नाही जे श्रद्धापूर्वक माझी भक्ती करतात ते माझ्यात असतात आणि मी त्यांच्यात हा भेदभाव नाही तर त्यांच्या भक्तीचा तो स्वाभाविक परिणाम आहे भक्तीचे खरोखर अद्भूत परिणाम होत असतात जो काही अंतकांनापासून भक्ती करतो तो पापी असला तरी संत होऊ शकतो ज्याप्रमाणे सूर्यासमोर काळोख न्यायचा होतो त्याचप्रमाणे माझ्याजवळ येता क्षणीच माणूस आपल्या वाईट मार्गापासून दूर होतो त्यामुळे हे अर्जुना माझ्या भक्ताचा कधीही विनाश होऊ शकत नाही हे लक्षात ठेव माझ्या भक्तीमुळे तो धर्मात्मा होतो आणि त्याला शांतता प्राप्त होते तथाकथित खालच्या वर्गात जन्मात लोक अशिक्षित स्त्रिया वैश्य आणि शूद्र वगैरे जे मला शरण येतात तेही माझ्यात विलीन होतात अशाच प्रकारे पवित्र जीवन व्यतीत करणारे ब्राह्मण आणि क्षत्रियी माझ्यामध्ये विलीन होतात प्रत्येक भक्ताला त्याच्या भक्तीचे फळ मिळते या क्षरभंगूर जगात तुझाही जन्म झालेला असल्यामुळे माझी भक्ती करून तू मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजेस तुझे मन माझ्यावर केंद्रीत कर माझ्यावर श्रद्धा ठेव हो। तुला जे काही अर्पण करायचे असेल ते तुम्हाला अर्पण कर आणि मला समर्पित हो आणि माझ्या सुरात सुर मिळवून स्वतःला शून्य करून टाक असे झाले की तू निश्चितपणे माझ्याकडे येशील टीप मंगल प्रभात या अध्यायातून आपल्याला कळतं की भक्ती म्हणजे ईश्वराची आसक्ती अनासक्तीची भावना मनात रुजवण्याचा हा राजमार्ग आहे त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला सांगण्यात आले आहे की भक्ती हा राजयोग हो आहे व त्याचा अभ्यास करणे सोपे आहे या योगाने जर आपल्या अंतकरणाची पकड घेतली तर याचा अभ्यास करणे सोपे होते परंतु असे झाले नाही तर मात्र हीच गोष्ट कठीण होते त्यामुळे असे करण्याकरता आपल्याला आपल्या जीवनाचेच मोल द्यावे लागते हे इथे स्पष्ट करून सांगण्यात आले आहे जो माणूस यात रममान होतो त्याला यात परिपूर्ण शांतता मिळते परंतु दुरून पाणाऱ्या प्रेक्षकाला मात्र या गोष्टीची भीती वाटते उकळत्या तेलात उडी घेतल्यानंतर सुदनवा हसत होता परंतु त्याला पाणारे मात्र भयानक घाबरलेले होते अस्पृश्यनंदची जेव्हा अग्नीत टाकून सत्व परीक्षा घेण्यात येत होती तेव्हा तो आनंदाने नाचत होता या गोष्टी खऱ्या आहेत की नाही याबद्दल आपण चिंता करण्याचे कारण नाही माणूस जेव्हा एका वा दुसऱ्या गोष्टीत पूर्णपणे मग्न होतो तेव्हा त्याच्या मनातील सगळे क्षोभ दूर होतात व त्याला एका आगळ्या वेगळ्या शांततेचा अनुभव येतो तो, तो स्वतःला विसरून जातो परंतु ईश्वर सोडून इतर कोणत्याही गोष्टीकडे अशा माणसाचे लक्ष कोण वेधू शकेल ऊस सोडून कडुनिंबाकडे वळू नका दुपारच्या वेळी सूर्य सोडून काजव्याच्या मागे लागू नका अशा प्रकारे नव्या प्रकरणात दाखविण्यात आली आहे की फलाशा विरहित कर्म ईश्वराच्या भक्तीशिवाय अशक्य आहे या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात या अध्यायाचा सार पुढील शब्दात सांगितला आहे कशाचीही अपेक्षा न करता तू तु तुझे सर्व काही मला दे आणि माझ्यात सामावून जा